पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण सोळावे परिशिष्ट मंगल प्रभातच्या अभ्यासकांना उपयोगी होईल अशा समजुतीने आश्रमाच्या नियमावलींपैकी पुढील बाग खाली देत आहे एक सत्य सामान्य व्यवहारात असत्य बोलू नये किंवा आचरू नये एवढा सत्याचा अर्थ नव्हे तर सत्य म्हणजेच परमेश्वर होय व त्याखेरी दुसरे काहीही नाही या सत्याच्या शोधार्थ व पूजेच्या निमित्ताने इतर सर्व नियमांची आवश्यकता असते आणि त्यामधूनच त्यांची उत्पत्ती आहे या सत्याचे उपासक स्वतः कल्पिलेल्या देशहितासाठीही असत्य उच्चारणार कि नाही किंवा आचारणार नाही सत्याखातर प्रल्हादाप्रमाणे माता पित्रे किंवा इतर वडील मंडळी यांच्या आज्ञेचा विनयपूर्वक भंग करणेही तो आपला धर्म समजेल दोन अहिंसा प्राण्यांचा वध न करणे एवढेच या व्रताच्या पालण्याला पुरे नाही ऐंसा म्हणजे सूक्ष्म जंतूपासून तो थेट मनुष्यापर्यंतच्या सर्व जीवांबद्दल समभाव या व्रताचं पालन करता घोर अन्याय करणाऱ्यावर सुद्धा क्रोध करणार नाही तर त्याच्याविषयी प्रेमभाव बाळगील त्याचे हित चिंतील व करील परंतु प्रेम करीत असला तरी अन्याय अन्यायाला वश होणार नाही तर अन्यायाचा विरोध करील व तसे करीत असता प्रतिपक्षी जे जे कष्ट देईल ते ते धैर्यपूर्वक अन्याय मनाने द्वेष न करता सहन करील तीन ब्रह्मचर्य ब्रम्हचर्याच्या पालनाखेरीस वरील व्रतांचे पालन अशक्य आहे ब्रम्हचारी कोणत्याही स्त्रीवर किंवा पुरुषावर कुदृष्टी टाकणार नाही एवढ्याने भागत नाही तर त्याने मनानेही विषयाचे चिंतन किंवा सेवन करता कामा नाही आणि विवाहित असेल तर स्वतःच्या स्त्रीबरोबर किंवा पतीबरोबर विषयभोग करणार नाही परंतु तिला किंवा त्याला मित्र गणून तिच्याशी किंवा त्याच्याशी निर्वळ संबंध ठेवी स्वतःच्या पत्नीचा किंवा इतर स्त्रीचा अथवा स्वतःच्या पतीचा किंवा इतर पुरुषाचा विकारमय स्पर्श किंवा त्यांच्याशी विकारमय भाषण किंवा इतर कसलाही विकारमय शारीरिक व्यापार म्हणजे स्थूल ब्रह्मचार्याचा भंग होय पुरुष प्रुषामधील किंवा स्त्रियास्त्रियांमधील किंवा दोघासंबंधीच्या कसल्याही वस्तूला अनुलक्षण केलेली विकारमय हालचाल म्हणजे स्थूल ब्रम्हऱ्याचा भंगच होय चार अस्वाद मनुष्याने जोपर्यंत जिबेचे रस जिंकले नाही तोपर्यंत त्याला ब्रह्मचर्याचे पालन फार अवघड आहे असा अनुभव आल्यावरूनच अस्वाधी निराळे व्रत लेखण्यात येत आहे भोजन केवळ शरीर धाण्यासाठीच असावे मजे खातर कदापि नाही यासाठी ते औषध म्हणून संयमपूर्वक घेत जाणे आवश्यक आहे या व्रताचे पालन करणारा विकार उत्पन्न करणाऱ्या मसाल्यांचा व त्यांच्यासारख्या इतर पदार्थांचा त्याग करील मांसाहार मद्यपान तंबाखू भांग इत्यादीही आश्रमाला निषिद्ध आहे या व्रतामध्ये स्वादासाठी सण करण्याचा किंवा जेवण्या खाण्याचा कोणास आग्रह करण्याचा निषेध आहे पाच अस्तेय दुसऱ्याची वस्तू त्याच्या परवानगी खेरीज न घेणे एवढेच या व्रताच्या पाण्याला पुरेसे नाही जी वस्तू ज्या उपयोगासाठी आपल्याला मिळाली असेल त्याहून इतर कामाला लावणे किंवा जेवढ्या मुदतीपुरती मिळाली असेल तीवन अधिक मुदतीपर्यंत तिचा भोगवटा घेणे ही सुद्धा चोरीच या व्रताच्या मुळाशी असा एक सूक्ष्म सिद्धांत राहिलेला आहे की परमात्मा प्राण्यांना त्या त्यावेळी लागणाऱ्या आवश्यक तेवढ्या वस्तू त्या त्यावेळी उत्पन्न करून देत असतो त्याहून अधिक मुळीच उत्पन्न करीत नाही अर्थात स्वतःच्या कमीत कमी आवश्यकतेपलीकडे मनुष्याने एवढेसे काही जरी घेतले तरी त्याने ती चोरीच केली सहा अपरिग्रह अपरिग्रह अस्त्यामध्येच जाते अनावश्यक वस्तू घेणे ज्याप्रमाणे अयोग्य त्याप्रमाणेच ती जवळ बाळगणेही अयोग्यच म्हणून ज्याची आवश्यकता नाही असे अन्न किंवा सामान सुमान सगळे ठेवणे हा व्रताचा भंग होय ज्याचे खुर्चीशिवाय चालत असेल त्याने खुर्ची ठेवू नये अपरिग्रय इसमाने, आपले जीवन नित्य साधे करीत जावे सात अंग मेहनत असते व अपरिग्रह यांचा पालनासाठी अंगमेहनतीचा नियम आवश्यक आहे शिवाय कोणीही मनुष्य असो तो आपली शरीर यात्रा शारीरिक श्रमाणे चालवी तरच तो समाजाचा व स्वतःचा द्रोह करण्याच्या दोषापासून मुक्त राहू शकेल ज्याचे हातपाय चालू शकतात व ज्याला सिद्धांत पटला आहे अशा प्रत्येक पुरुषाने आपले सर्व नित्याचे काम जेवढे स्वतःला जेपण्यासारखे असेल तेवढे स्वतः सुरकून घेतले पाहिजे आणि इतरांची सेवा विनाकारण घेता कामा नये पण बालकांची इतर दुबळ्या पांगळ्यांची आणि वृद्ध स्त्रीपुरुषांची सेवा करण्याचा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा ती ते करणे हा ज्याला आपली सामाजिक जबाबदारी कळत आहे अशी प्रत्येक व्यक्तीचा धर्म आहे या आदर्शाचा अवलंब करून आश्रमामध्ये मजूर अगदी जरूर तेथेच ठेवले जातात आणि त्यांच्याशी धनी चाकर असा संबंध ठेवण्यात येत नाही आठ स्वदेशी मनुष्य सर्व शक्तिमान प्राणी नाही म्हणून तो स्वतःच्या शेजा या सेवा करण्याने जगाची सेवा करतो या भावनेचे नाव स्वदेशी होय स्वतःच्या नजीकच्या लोकांची सेवा टाकून दूरच्या लोकांची सेवा करण्यास किंवा घेण्यास जो धावतो तो स्वदेशीचा भंग करतो ही भावना पोचली गेल्यास जगात सुव्यवस्था लांदू शकेल तिच्या भंगामुळे अव्यवस्था माजणार या नियमांमुळे आपण होता होईल तो आपल्या शेजाऱ्याच्या दुकानाची व्यवहार ठेवावा देशात जी वस्तू होत असेल किंवा सहजी बनविता येण्यासारखी असेल ती वस्तू आपण परदेशाहून आणवू स्वदेशी स्वदेशीमध्ये स्वार्थाला स्थान नाही स्वतःची कुटुंबाच्या कुटुंबाची शहराच्या शहराची देशाच्या देशाची जगताच्या कल्याणार्थ होळी करणे उचित होय नऊ अभय सत्य अहिंसा इत्यादी व्रतांचे पालन निर्भयते खेरीज अशक्य आहे आणि सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे अशा स्थितीत निर्भयतेचे चिंतून व तिचा अभ्यास अत्यंत आवश्यक असल्यामुळे त्याला व्रतांमध्ये स्थान देण्यात आले आहे ज्याला सत्यपरायण राहण्याची इच्छा आहे त्याने जात गोताचे भय धरता कामा नये सरकारचे भय धरू नये चोराचे धरू नये गरीबाचे धरू नये मृत्यूचे धरू नये दहा अस्पृश्यता निवारण हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यतेची रूढी दृढमूल झाली आहे यात धर्म नसून अधर्मच आहे अशी आमची समजूत असल्यामुळे अस्पृश्यता निवारणाला नियमांमध स्थान दक्षि अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या इस्मांना इतर जातींच्या इस्माबरोबरनेच आश्रमामध्ये वागविण्यात येत आश्रम जातीभद्द मानित नाही जातीभद्दामुळे हिंदू धर्माच नुकसान झाल आहा अशी आमची समजूत आह त्यात गर्भित असलिली उच्च निश्चितची व स्पर्शास्पर्शाची भावना अहिंसा धर्माला विघातक आह आश्रमाला वर्णाश्रम धर्म मान्य आह त्यातील वर्णव्यवस्था केवळ धंद्यांना लागू आहे असत म्हणून वर्णव्यवस्थेचे पालन करणाऱ्या इस्माने वडिलोपार्जित धंद्यावर आपली उपजीविका चालवावी आणि बाकीचा वेळ शुद्ध ज्ञान प्राप्त करण्यास किंवा वाढविण्याचाच खर्च करावा स्मृतीग्रंथांनी घालून दिलेली आश्रम व्यवस्था जगाला हितकारक होणारी आहे परंतु वर्णाश्रम धर्म मान्य असेल तरी आश्रमाचे जीवन हे गीतेला मान्य असलेला व्यापक व भावनाप्रधान असा संन्यासाचा आदर्श पुढे ठेवून योजले असल्यामुळे आश्रमात वर्णभेदा जागा नाही अकरा सहिष्णुता आश्रमाची अशी समजूत आहे की जगात प्रचलित असलख्विख्यात धर्म सत्य व्यक्त करणारे आह परंतु ते सर्व अपूर्ण अशा मनुष्यामार्फत व्यक्त झालिअसल्यामुळे हो सर्वांमधूर्णति अथवा असत्याच मिश्रण झालि म्हणून आपल्याला स्वतःच्या धर्माबद्दल जेवढा आदर वाटतो तितकाच आदर आपण इतरांच्या धर्मांबद्दलही बाळगणउचित आह जिथि अशा तर्ची सहिष्णुता आह तिकाणी दुसऱ्याच्या धर्माचा विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परधर्मीयांना आपल्या धर्मामधे ओढून आणण्याचा प्रयत्न शक्य नाही पण त्या त्या धर्मामध्ये असणारे दोष दूर व्हावे अशीच प्रार्थना व अशीच भावना नित्यमनात दृढ करणे योग्य आहे